वाल्मिकी रामायण किश्किंधाकांड सर्ग सदतीचावा महात्मा लक्ष्मण सुग्रीवालासे बोलत तेव्हा बाजूला उभ्या असलेल्या हनुमंताला तो म्हणाला महेंद्र हिमवान विंध्य कैलास मंदर या पाच पर्वतांच्या शुभ्र शिखरांवर आणि पश्चिम दिशेकडे समुद्रापर्यंत पोहोचलेल्या उगवत्या सूर्यासारख्या तळपणाऱ्या पर्वतांवर जे राहतात संध्याकाळच्या अभ्रासारखा आदित्यभुवन पर्वतावरील पद्माचलवनाचा ज्या वानरवीरांनी आश्रय केला आहे कादळी वर्णाच्या मेघासारखे ऐरावताच्या तेजाचे जे वानर अंजन पर्वतावर राहत आहेत महाशैल पर्वताच्या गुहेत राहणारे रह, सुवर्णकांतीचे जे रह, रह, वानर आहेत जे मेरूच्या पठावर राहणारे आणि ते धूम्रगिरीचे आश्रय करणार आहेत महारुण पर्वतावर उगवत्या सुर्यासारख्या लाल वर्णाचे प्रचंड वेगाचे जे वानर मधू आणि मैरे पिऊन राहिले आहेत सुरम्य सुगंधी अशा महारण्यात तापसाच्या रमणी आश्रमात आणि आजूबाजूच्या वनप्रदेशात जे आहेत त्या त्या पृथ्वीवरच्या सर्व वानरांना तुसाम, दान इत्यादी उपायांनी वेगाने जाणाऱ्या वानरांकडून बोलावणार अगोदरच मी ज्यांना पाठवले आहे ते अतिशय वेगवान म्हणून प्रसिद्ध आहेत पण त्वरा करण्याकरता आणखी वानर प्रमुखांना तू पाठव जे काम भोगात लिपटलेले असतील कामभोगात लिपटलेले असतील आणि ते दीर्घसूत्रे असतील अशा सर्व वानर प्रमुख्यांना तू लवकर इकडे आणून घे माझ्या आज्ञेने जे दहा दिवसापर्यंत न येतील त्या दुरात्म्याना राजाज्ञा मोड्याबद्दल मारून टाकावले ज्यांना माझी आज्ञा लागू पडते असे शेकडो हजारो कोटी वानर प्रमुख माझ्या आज्ञेने येऊ देत मेघासारखे किंवा पर्वतासारखे आकाश झाकून टाकणारे भयंकर रूपाचे वानर श्रेष्ठ माझ्या आज्ञेने इकडे यावेत जे मार्ग जाणणार आहेत अशा सर्व वानरांनी पृथ्वीत मुळापर्यंत जाऊन माझ्या आज्ञेने त्वरित सर्व वानरांना घेऊन यावे हनुमंतने पराक्रमी वानरांना पाठवले राजाने पाठवलेले ते वानर क्षणात विष्णूने आक्रमिलेले स्थान जे आकाश तिकडे पक्षांच्या आणि नक्षत्रांच्या मार्गाने गेले त्याने समुद्रात पर्वतांवर अरण्यात सरोवरात असलेल्या सर्व वानरांना रामाच्या कार्याची सूचना दिली सार्वभौम राजा सुग्री ती ऐकून सुग्रीवाच्या भयाने भिवून ते वानर ते काजळाच्या महाबलिष्ठ तीस कोटी वानर त्या गिरीवरून जेथे राम होता तिकडे निघाले जेथे सूर्य अस्तार जातो त्या श्रेष्ठ पर्वतावर रमणारे तापल्या सुवर्णासारखे दिसणारे दहा कोटी वानर निघाले कैलास शिखरावरून सिंहाच्या आयाळासारखे आया असणारे आया सहस्त्र मिळवून आले हिमवानाचा आश्रय करून फळेमुळे खाऊन राहणारे सहस्त्रहस्त्रोटी वानर हजर झाले विंध्य पर्वताहून प्रचंड शरीराचे प्रचंड कर्मे करणारे कोळशाच्या रंगाचे सहस्त्र कोटी वानर धावत आले क्षीरसागराच्या वेळेवर ज्यांची वस्तीस्थाने आहेत तमा, तमालवनात जे राहत होते नारळांच्या बागात जे राहत होते त्यांची तर गणतीच नाही अरण्यातून गुहातून नद्याहून महाबलवान अशी वानरांची सेना जणू सूर्याला घेळून टाकीत आली पण जे वानर सर्व वानरांना त्वरेने चालण्याविषयी करता, गेले होते त्या वीरांना हिमवान पर्वतावर तो महावृक्ष दिसला त्या श्रेष्ठ पवित्र गिरीवर पूर्वी माहेश्वर यज्ञ सर्व देवांची मने संतुष्ट करणारा अत्यंत मनोरम असा झाला होता अन्नाच्या प्रवाहातून निर्माण झालेली मुळे आणि फळे तेथे त्या दिसली त्यांचा स्वाद अमृतासारखा होता त्या अन्नातून निर्माण झालेले दिव्य मनोहर फळ मूळ ज्या कुणाला खायला मिळेल तो महिनाभर तृप्त होऊन रे ती दिव्य मुळे फळे आणि दिव्य वनस्पती त्या फलाहरी वानरवीराने आपल्या बरोबर घेतली त्या यज्ञभवनात जाऊन तेथून वानरांनी सुग्रीवाला खुश करण्याकरिता सुगंधी पुष्पेही सोबत घेतली मग सर्व वानर पृथ्वीवरील सर्व वानरांना प्रेरणा देऊन त्वरित कळपांच्या पुढे गेले ते वेगाने जाणारे वानर ठरलेल्या वेळी त्वरेने जेथे सुग्री वानर होता त्या किशकिंदेला येऊन पोहोचले सर्व वनस्पती फळे मुळे घेऊन सर्व वानराने त्या राती घ्यायला लावली आणि ते म्हणाले सर्व पर्वत वने नद्या आम्ही हिंडलो तुझ्या आज्ञेने पृथ्वीवरील पृथ्वीमधील सर्व वानर तुझ्यापाशी येत आहेत हे ऐकून वानर राजा सुग्री हर्षित झाला आणि त्यांनी आणलेली सर्व भेट मोठ्या प्रेमाने त्यांनी स्वीकारली किशकिंदा खंडाचा सदतीसावासर्ग समोर